लेखन निवेदन विद्या हर्डीकर सप्रे नमस्कार मी विद्या हर्डीकर सप्रे कसल्या तरी घंटेचा आवाज मी दचकून जागे। फोन वाचतोय की गजर सवईनच माझा हात घड्याच्या बटनावर गेला गेले दोन तीन आठवडे मी भल्या पहाटेचे गजर लावत होते कारण नवरा मध्यपूर्वेत ऑफिसच्या कामासाठी गेला होता आणि तिथं इंटरनेटची काही भानगड झाली होती माझे नोकरी होती कारखानदार कंपनीच्या आय भागात तिथं इमर्जन्सी रूम सारखी पळापळ असे त्यामुळे दिवसभर जाम वेळ मिळत नसे तरी सुद्धा सतत नवऱ्याच्या सुखरूप असण्याची काळजी मनात ठिपकत असे त्यामुळे खर मी या फोनची खूप वाट पाहत असे फोनवरचं आमचं संभाषण संपूच नाही असं वाटायचं आणि फोन झाला की वाटायचं कशाला ते जीव घेण्या देशातले दौरे नुसता विमान प्रवास म्हणजे केवढी आता यात झाली विमान पळवायचं माणसाना ओलीस ठेवायचं हे तर सर्रास चाललेलं पण गजबजलेल्या इमारतीवर विमान घालून हजारो आयुष्यांची राख नुकतीच झालेली त्या धक्क्यातून सावरणं ह्या जन्मी तरी कस शक्य आहे तेव्हा नको ते दौरे आणि नको त्या महत्वाकांक्षेच्या शिड्यात प्रत्येकानं आपापल्या जीवाभावाच्या माणसाबरोबर शांतपणे रहावं घंटेचा आवाज चालूच होता आता मात्र मी पूर्ण जागी अरे आत्ता कोणाचा फोन नवरात्र दोन दिवसापूर्वीच परत आलाय आणि म्हणूनच मी निर्धास्तपणे एवढी गाढ झोपले होते मी फोन उचलला ऑफिसच्या हेल्प डेस्कचा होता कॉम्प्युटरचा एक जॉब आदळला होता मी जरा वैतागले पण उठून घरातला कॉम्प्युटर सुरू करून ऑफिसात काय चाललंय याचा अंदाज घेतला प्रकरण गंभीर दिसलं तेव्हा तातडीनं तिकड़त जाणं बरं म्हणून घाईन शॉवर सुरू केला गाड झोपलेल्या नवऱ्याला चिठ्ठी खरडली आणि पटकन आवरून गाडीच्या किल्ल्या उचलल्या जाता जाता हाताखालच्या दोन तीन लोकांना फोन करून उठवलं आणि ताबडतोब ऑफिसमध्ये यायचं फरमान सोडलं पहिली शिफ्ट सुरू होण्याच्या आत काही गोष्टी ठाकठीक करणं आवश्यक होतं ऑफिस मध्ये गेल्यावर आणखी काही फाइल्स तपासून पाहिल्या ज्या बदलण्याचे गंभीर परिणाम एव्हाला दिसू लागले होते डेटा फाइल्स मध्ये गोंधळ एका मोठ्या गिरायकाला चुकीची बिलं गेलेली म्हणजे या गोष्टीचा भरपूर गवगवा होणार कंपनीच्या वेगवेगळ्या विभागात याचे पडसाद उमटणार चीफ फायनान्शियल ऑफिसर चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसरला उलटा टाकणार आणि तो येऊन आम्हाला उलटा टाकणार प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जबाबदारी माझी बापरे मी खचलेच थोड्या वेळानं लक्षात आलं की कोसळलेला जॉब आमच्या गटाचा असला तरी त्यात आमचा दोष नव्हता दुसऱ्या गटाच्या प्रोग्रॅममध्ये काहीतरी गोची होती म्हणजे त्याही प्रॉजेक्ट मॅनेजरला बोलवा आणि टेक्निकल गोंधळात राजकारण आणि बरंच काही घुसडा लवकरच सगळ्या आघाड्यांवर भयंकर मारामाऱ्या सुरू झाल्या युद्ध पातळीवर आमचं काम सुरू होत बारा वाजले हाताखालचे अमेरिकन टुंकन उठून लंचला गेले माझं काम मात्र सुरूच होतं पोट्यात कावळे डोक्यात भुंगे आणि एका तांत्रिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न चालू तेवढ्या फोन हा नवरोबा काय रे मी बँकेतून बाहेर पडतोय तो म्हणाला अरे जरा लवकर सांग ना हम्म नको तू फार कामात दिसतेस मी मी नंतर फोन करतो तो म्हणाला ठीक मी जरा तुटकपणेच फोन आदळला पुन्हा काम हाणामाऱ्या मीटिंग्स, सगळ्याचे डोंबारी खेळ सगळी साफसफाई होईपर्यंत रात्रीचे नऊ वाजले लॉंग इव्हेंटफुल डे भयंकर थकवा राग असहाय्यता सगळ्याचं उगोचक घेऊन मी गाडीच्या अक्सेलरेटरवर पाय ठेवला घरी आले, घरा चक्क शांतता नवरा सोफ्यावर पुस्तक वाचत होता मला जरा विचित्र वाटलं हाय मी संवादाचा तुकडा मोडून फेकला हाय कसा गेला तुझा दिवस नवऱ्यानं विचारलं वैतागवाडी मी आणि उगाच टाकायचा म्हणून प्रश्न टाकला हाव अबाउट यू हा जरा विशेषच गेला म्हणायचा नवरा म्हणाला अग दुपारी लंचच्या सुट्टीत घरी आलो होतो म्हणून जाता जाता म्हटलं कोपऱ्यावरच्या बँकेत जावं म्हणजे जा उरलेले ट्रॅव्हलर्स चेक्स परत करता येतील मग मी टपाल चालताना विचारलं माझा आवेश होता त्यात काय विशेष नवऱ्याचं लक्ष नव्हतं तो बोलतच होता मी असा रांगे तुभा माझा नंबर आला मी खिडकीशी गेलो काउंटरवर ते सगळे चेक्स ठेवले तेवढ्या डावीकडच्या दरवाज्यातून दोघे असे आले काळे बुरखे होते तोंडावर जोरा तोरडले एव्हरीबडी डाऊन होळीचा आवाज आला की बँकेची मुलगी रडायलाच लागली काय होतय तेच कळे ना मी गोंधळलो पण काय बुद्धी झाली कुणाष्ट पटकन पालथा पडलो तर दुसरी गोळी अशी सणकन काना जवळून गेली आणि समोरच्या काचेत घुसली ते लोक पटकन उडी मारून काउंटरवरून आत गेले आणि गल्ला घेऊन पसार झाले सगळ तीन चार मिनिटात झालं बघ मॅनेजरनं पॅनिक बटन दाबलं असावं कारण पोलीस आले मग पंचनामे साक्षी पाहुणे तास गेला मी काय नाही कस बोल कुणाच ठेव तोपर्यंत काही नाही पण गाडीत येऊन बसलो तेव्हा पाय लटपटत होते तेव्हा तुला फोन करावा असं वाटलं नवऱ्याचा आवाज कातर झाला त्यानं इतका वेळ चढवलेला हसरा मुखवटा गळून पडला ते सगळं बोलणं माझ्या कानावर आदळलं आणि सगळे शब्द गोळीसारखे खाडकन घुसले आणि माझ्या येवल्याशा जगातला वैतागाचा फुगा फाड दिवशी फुटला हातातलं टपाल गळून पडलं काय असं म्हणताना मी मटकन खाली बसले मनात आलं अरे दिवसातून शारदा फोन येतो त्याचा दुपारनंतर एकदाही नाही आला माझ्या कसं नाही लक्षात आलं एवढी भयंकर गोष्ट झाली तेव्हा लटपटणाऱ्या नवऱ्यानं फोन केला मला तो फोनवर घुटमळला होता नेहमीसारखा नव्हता ते मला कळलं कसं नाही आणि त्याच ऐकायला मला दोन मिनट वेळ नव्हता अनेक प्रश्न माझ्या मनात दाटून आले आणि मी सुन्न झाले आर यू ओके असं म्हणायचा मी प्रयत्न केला पण काय झालं असतं या कल्पनेनं माझ्याच घशाला कोरड पडत होती मी त्याच्याकडे पाहिलं आमचे दोघांचेही डोळे डबडबले होते सुरक्षिततेची जाणीव पुसट होत होती खरं सांगायचं तर हा दिवस आठवू नये असं वाटतं पण कुठेतरी असं काही घडतं आणि टी व्हीवर दिसतं लॉस एंजलीसमधली बँक एखाद्या कंपनीचा पार्किंग लॉट हेअर सलून कोलोराडोतली शाळा सिनेमा थिएटर मुंबईचं ताज पुण्यातली बेकरी आणि आता गुरुद्वार आठवणीची खपली निघते आणि जखम भळभळते